पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे ब्रह्मचर्य पाच आठ एकोणीशे तीस मंगल प्रभात आपल्या व्रतांपैकी तिसरे व्रत ब्रम्हचर्याचे आहे खरे पाहिले असता इतर सर्व व्रते एका सत्यच्या व्रतातून उत्पन्न झाली आहेत व त्याच्यासाठीच त्यांचे अस्तित्व आहे जो मनुष्य सत्यालाच वाहिलेला आहे त्याचीच उपासना करीत आहे त्याने दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आराधना केल्यास तो व्याभिचारी ठरणार तर मग विकाराची आराधना त्याला शक्य कशी असणार ज्याच्या एकूण एक हाल हालचाली सत्याच्या दर्शनासाठी योजलेल्या आहेत तो प्रजोत्पत्तीच्या किंवा गृह प्रपंच चालविण्याच्या कार्यामध्ये पडू शकेल तरी कसा भोगविलासांनी कोणाला सत्याची प्राप्ती झाल्याचा आज मीतीपर्यंत आपल्यापाशी एकही दाखला नाही अथवा अहिंसेच्या पालनाची गोष्ट घेतली तरी तिचे पूर्ण पालन ब्रम्हचर्याखेरीज अशक्य आहे अहिंसा म्हणजे सर्वव्यापी प्रेम पुरुष एका स्त्रीला किंवा स्त्रीने एका पुरुषाला आपले प्रेम देऊन टाकले किंवा इतरांसाठी त्याच्यापाशी काय उरणार त्याचा अर्थ असा की आपण दोघे प्रथम बाकीची सर्व मागाहून पतीव्रता स्त्री पतीसाठी आणि पत्नीव्रत पुरुष पत्नीसाठी सर्वस्वाचा होम करण्यास तयार असणार अर्थात त्यांच्याकडून सर्वव्यापी प्रेमाच पालन होणे शक्यच नाही हे स्पष्ट आह अखिल सृष्टीला आपले कुटुंब बनविणे त्यांच्याकडून घडण्यासारखे नाही कारण की पाशी, स्वतःचे मागलेले असे कुटुंब हजर आहे किंवा होऊ घातलेले आहे या संकुचित कुटुंबाची वाढ होईल त्या मानाने सर्वव्यापी प्रेमामध्ये विक्षेप होणार असे प्रत्यक्ष घडत असलेले आपल्याला सर्व जगभर दिसतच आहे म्हणून अहिंसा व्रताचे पालन करणाऱ्याला विवाह हो शक्य नाही विवाह हो बाह्य विकाराविषयी तर बोलायचेच काय मग जी विवाह करून चुकली आहेत त्यांचे काय त्यांना सत्य कधी काळी सापडावायचेच नाही की काय ती कधीच सर्वार्पण करू शकणार नाहीत काय आपण त्यांच्यासाठीही मार्ग काढलेलाच आहे विवाहितांनी अविवाहित्यांसारखे बनून जावे या याबाबतीत याच्यासारखी सुंदर स्थिती मी दुसरी कोणतीही अनुभवलेली नाही या स्थितीचा रस ज्याने चाकला असेल तोच याची साक्ष देऊ शकेल आज मी तिला तर या प्रयोगाची सफलता सिद्ध होऊन चुकली आहे असे म्हणण्यासारखंच नाही विवाहित पतीपत्नी एकमेकांना भाऊ बहिणीप्रमाणे मानू लागली की सर्वतरेच्या तापत्रयातून ती मुक्त झाली जगातील प्रत्येक स्त्री आपली भगिनी आहे आई आहे कन्या आहे हा विचारस माणसाला एकदम उच्च स्थितीप्रत नेणारा बंधनातून मुक्ती देणारा होऊन जातो यात पती पत्नीचे नुकसान कसलेच होत नाही उलट ती आपल्या भांडवलाची वृद्धीच करतात आपल्या कुटुंबाचा विस्तार करतात विकारूपी मळ काढून टाकल्याने प्रेमाची वाढच करतात विकाराचा लोप झाल्यामुळे एकमेकांची सेवा सुद्धा अधिक चांगल्या तऱ्हेने होऊ शकते एकमेकांमध्ये धुसफुशीचे प्रसंग कमी येतात प्रेम जेथे स्वार्थी संकुचित असते तेथे धुस्फुशीला अधिक सवड मिळते वरील मुख्य विचार केला व तो हृदयामध्ये ठसला की मग ब्रम्हचर्यापासून होणाऱ्या शारीरिक लाभांचे वीर्य लाभ इत्यादींचे महत्व त्या मनाने फारस अल्प वाटू लागते जाणून बुजून भोगविलासा खातर वीर्यहानी करणे व शरीराला खंगवून टाकणे हा केवढा मूर्खपणा म्हटला पाहिजे वीर्याचा उपयोग उभयतांची शारीरिक व मानसिक शक्ती वाढविण्यासाठी आहे त्याचा विषयभोगार्थ उपयोग करणे हा त्याचा अत्यंत दुरुपयोग आहे व म्हणूनच त्यापासून अनेक रोगही उद्भवत असतात असले ब्रह्मचर्य काया वाचा मन करून पाळावायचे असते हरेक व्रताचे असेच आह जो शरीर तेवढ़ ताब्यात ठवतो पण मनाने विकारांचे पोषण करीतच राहतो तो मूड मिथ्याचारी होय असे आपण गीतमधले आह सर्वांना याचा अनुभवही असतो मनाला विकारी राहू द्यायची आणि शरीराला मात्र दाबण्याचा प्रयत्न करायचा यापासून हानीस होणार जिकडे मन गेल तिकडे अखेरीला शरीरही खेचले गिल्याखरीज राहावायचे नाही येथे एक फरक मात्र लक्षात घेण्याची आवश्यकता आह मनाला विकारवश होऊ देणे निराळे आणि मन आपण होऊन आपल्या इच्छेविरुद्ध बलात्कारणे विकारी होणे किंवा वारंवार होत राहणे हे निराळे मनाचा या विकार वशतेला, आपण सहाय्यभूत होत नसलो म्हणजे अखेरीस आपला विजयच आहे शरीर आपल्या ताब्यात राहते मन नाही राहत असा आपल्याला क्षणोक्षणी अनुभव येतो म्हणून शरीराला तर चटकन कयात आणून मनाला कयात आणण्याचा नित्य प्रयत्न करीत असावे म्हणजे आपण आपले कर्तव्य केल्याप्रमाणे होईल परंतु आपण मनाचे ताबेतदार झालो कि शरीर आणि मन यांचा बनाव झाला व मिथ्याचर्याला सुरुवात झाली असे समजाव जोपर्यंत आपण मनोविकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहोत तोपर्यंत शरीर व मन दोन्ही एकाच दिशेकड़ वळलिआ आह असण्यासारखं नाही या ब्रम्हचर्याच पालन फार बिकट जवळजवळ अशक्य आहा अशी सर्वसाधारण समजूत असत यांच्या कानांचा शोध करता असून येति ब्रम्हचर्याचा संकुचित अर्थ करण्यात आला आह जननेंद्रीय विकाराचा निरोध म्हणून ब्रम्हचर्याच पालन अशी समजूत होऊन बसली आहा मलातर असे वाटते की ही व्याख्या चुकीची व अपूर्ण आहे याच्यायावत विषयांचा निरोध म्हणजे ब्रम्हचर्य होय जो इतर सर्व इंद्रियांना वाटेल तिकडे भटकू देऊन एका इंद्रियाला तेवढे अडवून धरण्याचा प्रयत्न करतो तो निष्फळ प्रयत्न करीत आहे यात संशय कसला कानांनी विकारोत्तेजक गोष्टी ऐकाव्या डोळ्यांनी विकार उत्पन्न करणाऱ्या वस्तू पाहाव्याच्या जिभेने विकारोत्तेजक पदार्थ चाखावा हाताने विकारोत्पादक वस्तूंना स्पर्श करावा आणि इतके करून जननेंद्रिय दाबून ठेवण्याचा प्रयत्न करावायचा म्हणजे आगीत हात घालावायचा मात्र तो पोळू नये अशी इच्छा करावायची अशातला प्रकार झाला म्हणून जो जननेंद्रियाचा संयम करण्याचा निश्चय करतो त्याने एकूण एक इंद्रियांचा त्यांच्या त्यांच्या विकारांपासून संयम करण्याचा निश्चय केलेला असलाच पाहिजे मला वारंवार वाटत असते की ब्रम्हचर्याच्या संकुचित व्याख्येमुळे नुकसान झालेले आहे माझा असा दृढ अभिप्राय आहे आणि अनुभव आहे की जर आपण सर्व इंद्रियांना एकदम आहारी आणण्याचा सराव पाडीत गेलो तर जननेंद्रियाला ताब्यात आणण्याच्या प्रयत्नात त्वरित सफलता मिळते यामध्ये मुख्य प्रश्न स्वादेंद्रियाचा आहे आणि म्हणूनच त्याच्या संयमाला आपण स्वतंत्र स्थान दिले आहे त्याच्यापुढे विचार करू ब्रम्हचर्याचा मूळ अर्थ सर्वांनी लक्षात ठेवावा ब्रम्हचर्य म्हणजे ब्रम्माच्या सत्याच्या शोधार्थ चर्या म्हणजे तत्संबंधी आचरण या मूळ अर्थातून सर्वेंद्रिय संयम हा विशेष अर्थ केवळ जननेंद्रियाचा संयम असला अपुरा अर्थ तर आपण विसरूनच जावा